वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकशे दोनवा रामाचे बोलणे ऐकून भरताने उत्तर दिले धर्मापासून दूर झालेल्या मला घेऊन राजधर्म काय करणार नरश्रेष्ठा ज्येष्ठ पुत्र जेवंत असताना धाकट्याने राजा होऊ नये असा राजन आपल्यामध्ये फार काळापासून धर्म चालत आलाय म्हणून राघवा माझ्याबरोबर तू अयोध्येला चल आणि आपल्या कुळाच्या अभ्युदयाकरता स्वतःला अभिषेक करून घे ज्याची धर्मार्थाना धरून असलेली वागणूक अमानवी म्हटली जाते असा राजा मानव म्हटला जात असला तरी मी त्याला देवपद देतो मी केके देशात तू आरण्यात आलेला अशा वेळी सज्जनाने मानलेला यज्ञ करता धीमान राजा स्वर्गी गेला सीता लक्ष्मणासह तू निघून गेल्यानंतर दुःख अत्यंत व्याकुळ होऊन महाराज स्वर्गस्थ झाले पुरुष व्याघ्रा उठ पित्याची उदक क्रिया कर मी आणि शत्रुघ्नाने पूर्वीशी केलेली राघवा प्रिय मानसाने दिलेल्या उदकांजली पितृ लोकात अक्षय वास होतो असे म्हणतात आणि तू शोक करीत तुझ्या ठिकाणे चिकटून राहिलेले मन न काढता तुझा वियोग होऊन तुझ्या शोकाने पीडित अशा अवस्थेत तुझी आठवण काढीत तुझे वडील गेले अयोध्याकांडाचा एकशे दोनवा सर्ग समाप्त